अध्याय एकोणीसावा गायी आणि गोपांचा वणव्यातून बचाव श्री शुक्रदेव म्हणतात एकदा गोपाळ खेळामध्ये गुंग झाले असताना त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदाट जंगलात गेली त्यांची गुरे एका वनातून दुसऱ्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकुळ झाली आणि हमरत हमरत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनामध्ये शिरली श्रीकृष्ण बलराम आदी गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काही ठावठिकाणा लागला नाहीत्यांना खेळण्याचा पश्चाताप झाला आपल्या उपकीचसाधनच नाहीसे झाल्यामुळे सगळजण बैन झाले नंतर त्यांनी गईंच्या पावलांनी तुडवल आणि दातांनी उरबाडल गवत आणि जमिनीवर उमटलिखा खुरांच्या खुणांच्या आधाराने त्यांचा शोध घेण्यासाठी तिघाल जाता जाता त्यांना आढळले की त्यांची गुरे मुंजारण्यामधुकली असून हंबरडा फोडीतआहे तेव्हा त्याने त्यांनी तिथून वळवले त्यावेळी त्या अतिशय त्या थकले होते शिवाय त्यांना फार तहान सुद्धा लागलेली होती भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघ गंभीर वाणीने गाईंना नावाने हाका मारू लागले आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन हुंकार देऊ लागल्या तेवढ्यात त्या वनाला सगळीकडून अचानकपणे जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली त्याचबरोबर वारे वाहू लागल्याने ती आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी चराचराला भस्मसात लागली जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिलं की वणवा चारी बाजूनी आपल्याकडेच येत आहे तेव्हा ते अतिशय घाबरले आणि मृत्यूच्या भीतीने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात त्याचप्रमाणे ते श्रीकृष्ण आणि शरण जाऊन म्हणाले महावीर श्रीकृष्णा श्रीकृष्णा परमप्रतापी बलरामा आम्ही आपणाला शरण आलेलो आहोत या दावानलात आम्ही होरपळून जाणार तुम्ही आम्हाला वाचवा श्रीकृष्णा आमचे सर्व काही तूच आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरा तूच आमचा रक्षण करता आहेस आम्हाला फक्त आता तुझाच आधार आहे श्रीशुक म्हणतात आपल्या बांधवांची ही दीनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले भिवू नका तुम्ही फक्त डोळे मिटा ठीक आहे असे म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर राग तोंडाने पिऊन टाकली आणि त्यांना त्या घोर संकटातून सोडवले यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उठून बघतात तोच त्यांना आपण भांडीर वडाजवळ आहोत असे दिसले अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावा नलापासून सुटका झाल्याचे पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले श्रीकृष्णांची ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसेच दावा आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानवू लागले संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गाईंना माघारी वळवून बासरी वाजवीत वाजवीत व्रजाकडे परत आले त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत येत होते इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता जेव्हा त्यांचे दर्शन झाले तेव्हा त्यांना परमानंद झाला एकोणीसावा समाप्त